माझे मी पण हेच दुःखाला कारण भीती न बाळगावी चित्ती रक्षण करणारा आहे रघुपती भीती न बाळगावी कशाची काही राम रक्षिता आहे हे हृदय जाणून राही सर्वस्वी झाल्यास रामाचे राम उभा राहीला तेथे काळजीचे कार न उरे राम म्हणावा दाता खरा न द्यावा भीती काळजीला थारा काळजी करू नये प्रयत्न सोडू नये कोणत्याही कारणाने रामास विसरू नये मनावा प्रपंच रामाचा झाला मनाने परमात्म्याचे होणे हा उपाय भला तेथे ठाव नाही काळजीला तळमळीला देहाशी ठेवता माझे मीपण तेच होते दुखाचे अधिष्ठान आजवर जे जे काही केले ते, ते मीपणाने झाले जे जे मीपणाने केले ते ते दुःखाला कारण झाले बाह्यवस्तू जरी मीपणाने सोडली तरी अभिमानाने वृत्ती बळावली तेथेच घाताला सुरुवात झाली आग्रह आणि हट्टीपण हेच अभिमानाचे लक्षण करतेपणाचा अभिमान हाच दुखाला कारण जाणं प्रपंचाचे दुःख भोगणे ते मीपणा असल्याची खूण जाणणे मी माझेपणाने जोपर्यंत धडपण जाणं तोपर्यंत नाही समाधान देहबुद्धीचे प्रेम स्वार्थाला वाढविते जाणं स्वार्थाचे आपले पण हेच घाताला कारण आजवर जो जो प्रयत्न झाला तो तो देहबुद्धी वाढवितच गेला देहबुद्धीचा भाव तो मुलीच दुःखाचा ठाव जोपर्यंत आपला नाही देहभाव विसरला तोवर देह, तो देह दुःखे पस्तावला गेला म्हणून देहबुद्धी धरून राही त्याला कोठे सुख नाही रामाविण अन्य प्रीती उपजे देहबुद्धीचे संगती म्हणून मीपणाचे न व्हावे अधिन जेणे भंगेल आपले समाधान कारण जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुखाचे साम्राज्य असणे पाप पुण्याची भीती ही देह देहबुद्धीचीच संगती वासनेत जीव गुंतला कष्टी फार फार झाला आजवर वासना पोटी धरून राहिला आपल्या हिताला नागवला नदी जशी अखंड वाहते वासना तशी सारखी वाहते वासना वासनाभोगाने कमी होत नाही त्यागाने नाहीशी होत नाही आपण देहधारी देह, देह दुःख न सोसवे क्षणभरी जा म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे माझे इच्छेने माझे मलाच ठेवता येत नाही जगाने माझे इच्छेने वागावे हे म्हणणे खरे नाही सर्व काही देता येते दान पण उर्वरित राहतो अभिमान करतेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या मुख्य जाण म्हणून माझे मी पण हेच दुखाला कारण रामाचे होण्याने होईल निवारण सर्व बंधनाचे दुःखाचे कारण कर्माचा करता मी होणे जाणं